वाल्मिकी रामायण किश्किंधाकांड सर्ग एकतीसा तो रामाचा धाकटा होऊ राज्या काम विवल नसताना शोकग्रस्त आणि क्रोधाने भडकलेल्या थोल्या भावाला म्हणाला या वानराची बुद्धी जर पुढे चालू लागली नाही तो जर सज्जनपणे वागू लागला नाही त्याला मिळालेल्या कर्माच्या फळाशी संबंधित असलेल्या गोष्टी जर त्याने लक्षात घेतल्या नाहीत तर तो, तो वानर राज्याचे ऐश्वर भोगणार बुद्धी नष्ट झाल्यामुळे तो हलक्या सुखात रुतून बसलाय तुझ्या कृपेची परतफेड करण्याची बुद्धी त्याला राहिलेली नाही आवरेना खोट्या सुग्रीवाला आता मारूनच टाकतो इतर वानरवीरासह वालीपुत्र अंगद राजपुत्राचा शोध घेऊ दे हाती धनुष्य घेऊन तो उठला आपल्या मनातला हेतू त्याने सांगितला युद्ध करण्याच्या भयंकर आवेशाने तो भरून गेला तेव्हा शत्रूचा नाश करणारा राम आपली दृष्टी त्याच्यावर टाकून त्याला समजावीत म्हणाला लोकात तुझ्यासारख्याने असे पाप करणे योग्य नाही आर्यत्वाने जो आपल्या क्रोधाला मारतो तो वीर पुरुषोत्तम होय लक्ष्मणा तू सज्जन स्वभावाचा आहेस तू हे मनात घेऊ पूर्वीच्या आपल्या वृत्तीला अनुसरून त्या प्रेमळपणानेच तू उशीर होत चालला आहे याविषयी सुग्रीवाशी बोलताना तू सामोपचाराने कठोर भाषा टाळून बोल ही कार्याविषयीची शिकवण घेऊन त्याच रीतीने तो शत्रुहंता वीर लक्ष्मण पुरीत शिकला मग मनात शुद्ध बुद्धी ठेवून समृद्धदार आणि भ्रात्याचे प्रिय करण्यात गेला आपले इंद्राच्या धनुष्यासारखे दिसणारे प्रलय तळासारखे आणि पर्वताच्या शिखराप्रमाणे उत्तुंग धनुष्य हाती घेऊन उन, तो उंच शिखरांच्या मंदर पर्वतासारखा रामानुजी लक्ष्मण बुद्धीने बृहस्पतीप्रमाणे असणारा रामाने सांगितल्याप्रमाणे बोलायचे त्यावर सुग्रीवाचे हे जे उत्तर येईल त्यावर प्रत्युत्तर कसे करायचे याचा मनात विचार करील भ्रात्याच्या कामक्रोधातून उठलेल्या क्रोधाग्निने प्रभावित होऊन मनात राग धरून झंझावता सारखा तिकडे गेला साल ताल अश्वकर्ण असे वृक्ष जोराने आपल्या शक्तीने खाली पाडित पर्वताचे कडे ढासळून टाकत आणि इतर वृक्ष दूर करीत प्रक्षुब्ध होऊन पायाने शिळांचे तुकडे करीत हत्तीप्रमाणे वेगाने जात लांब लांब पावले टाकीत तो कार्याच्या उढीने लगबगे निचालला सैन्याने भरलेली ती वानरराजेची दुर्गमशी किशकिंधापुरी पर्वताच्या कुशीत त्या ईश्वाकू नरव्याघ्राला दिसली सुग्रेवा विषयी विमानात राग आल्यामुळे लक्ष्मणाचे ओट स्फुरण पाहत होते त्याला किशकिंजच्या बाहेरच्या बाजूला फिरत असणारे प्रचंड शरीराचे वानर दिसले पुरुषश्रेष्ठ लक्ष्मणाला पाहताच त्या सर्व हत्तीसारख्या वानरांनी शेकडो गिरीशिखरे आणि पर्वत मोठमोठे वाढलेले वृक्ष हाती घेतले त्यांनी मारण्याची साधने हाती घेतलेली पाहून लक्ष्मण खूप इंधन घातलेल्या अग्नेप्रमाणे क्रोधाने दुप्पट ओडकला त्याला क्षुब्धाने आणि प्रलयकाळच्या मृत्यू सारखा पाहून अतिशय होऊन ते वानर दशनाकडे गेले आणि त्याने लक्ष्मण आल्याचे आणि तो क्रुध झाल्याचे त्याला निवेदन केले त्यावेळी तो कपिस्रेष्ठ कामवश होऊन तारेशी लगटून बसला होता त्याने त्या वानरवीरांचे बोलणे काहीच ऐकले नाही मग सचिवांच्या सूचनेवरून त्या अंगावर रोमांचे उभे राहिलेले पर्वतासारखे हत्तीसारखे आणि मेघासारखे वानर नगरातून बाहेर पडले ते सर्व वीर दिसायला भयंकर त्यांचे आयुधे म्हणजे नख आणि सुळे यांचे दात वाघाच्या दातांसारखे आणि ते दिसायला उघडे वागडे होते त्यातले कित्येक दहा हत्तींचे बळ असलेले तर कित्येक क्रुध्द लक्ष्मणाला दिसले मग ते सर्व प्रचंड पराक्रमी वानर तट आणि खंडक ओलांडून डोळ्यासमोर दिसतील असे उभे राहिले सुग्रीवाची चूक आणि आपल्या वडील भावाचे कार्य हे लक्षात येऊन त्या आत्मवान वीराला पुन्हा रागाला तो लांब लांब आणि उष्ण निश्वास त्याचे डोळे रागाने लाल झाले तो नरव्या अग्निसारखा झाला बाळाचा का फळ पुढचा फाळ हीच ज्याची लसणारे जीव धनुष्य ही ज्याची फळा स्वतःचे तेश हेच विष अशा पाच नागासारखा तो झाला जळट्या प्रलयाग्नी सारख्या किंवा संतापलेल्या प्रचंड हत्तीसारख्या लक्ष्मणापाशी जाताच अंगद त्रस्त झाला आणि त्याला मनात फार विशाद वाटला क्रोधाने डोळे लाल करून त्या कीर्तिमंताने अंगदाला सांगितले वत्सा मी आलो आहे म्हणून सुग्रीवाला सांग म्हणावे शत्रुम शत्रुदमनात हा रामाचा धाकटा बहु तुझ्याकडे आला आहे भावावरील संकटामुळे त्रस्त होऊन लक्ष्मण तुझ्या दारी उभा आहे तो जे म्हणतो ते तुझी इच्छा असेल तर वानरा तू करावेस बरे एवढे वाक्य बोलून वच्छा शत्रुमर्दना तू चटकन परत ये लक्ष्मणाचे बोलणे ऐकून अंगदाला दुःख झाले तो पित्याकडे जाऊन सौमित्रा आहे एवढे बोलला अंगद त्याच्या कडू बोलण्याने गडबडून गेला त्याचे तोंड एवढेसे झाले तो, तो त्वरेने अगोदर राजाकडे आणि नंतर रुमाकडे जाऊन त्याने तिच्या पायाने वंदन केले उग्र तेजस्वी अंगदाने पित्याचे पाय धरले आणि पुन्हा मातेचे धरले मग रुमेचे पाय घट्ट पकडून त्याने आपला हेतु सांगितला तो वानर सुग्री लक्ष्मणाला पाहून वायदर्शक आवाज काढू लागले भयाने त्यांचे मन बावरून जाऊन ते क्रुद्ध लक्ष्मणाला प्रसन्न करू लागले लक्ष्मणाला पाहताच ते मोठ्या ओढ्याच्या खळखळाटासारखा विजेच्या कडकडाटासारखा सिंहनाथ त्याच्याजवळ राहून करू लागले प्रचंड आवाजाने तो माळेने गुंगीमुळे लाल झाले होते तो व्याकुळ होऊन गेला अंगदाच्या तोंडचे शब्द ऐकून त्याच्या सोबतच वानर सुग्री मान ये असे उदार दृष्टी असलेले दोन मंत्री हे आले यक्ष प्रभाव असे ते दोन मंत्री अर्थ आणि धर्म या बाबतीत बरे वाईट बोलू शकणारे होते त्यांनीही लक्ष्मण आल्याचे सांगितले काम बरोबर कल्पना देणाऱ्या वचनाने सुग्रीवाला त्यांनी प्रसन्न केले तो बसला असता त्या दोघांनी देवराज इंद्राप्रमाणे त्याचा मान करून म्हंटले सत्यवचने महाभाग दोघे भाऊ राम आणि लक्ष्मण मनुष्य जातीत जन्माला आलेले राज्यावर बसण्यास पात्र आणि राज्य देण्यास समर्थ असणारे त्यांच्यापैकी एक लक्ष्मण हाती धनुष्य घेऊन दारापुढे उभा आहे ज्याला भिवून वानर थरथर कापत ओरडा करीत आहे तो रामाचा भाऊ लक्ष्मण त्या रामाच्या आज्ञेने आला आहे निश्चय हाच त्याचा जणू रथ आणि रामाचा निरोप हाच जणू त्याचा सारथी आहे राजन या तारेच्या लाडक्या पुत्राला अंगदाला लक्ष्मणाने तोरेने तुमच्याकडे पाठवले तो वीर्यवान रागीत डोळे करून द्वारावर आहे वानरराज तो आपल्या डोळ्याने वानरांना जणू जाळून टाकीत आहे पुत्र बांधवांसह महाराज तुम्ही त्याच्याकडे जा आणि मस्तक लवून त्याला प्रणाम करा त्याचा क्रोध ताबडतो शांत करा समचित्त असणारा राम धर्मात्मा जसे सांगेल तसे करा राजा आपल्या करारावर स्थिर राहून सत्य प्रतिज्ञा व्हा किशकिंदा खांडाचा एकतीसावा सर्ग समापतो